व्यापारी आणि त्याचे दोन बैल खूप वर्षांपूर्वी बुद्धसेन नावाचा एक श्रीमंत व्यापारी महिला रौप्य नावाच्या नगरीत राहत होता त्याच्याकडे अपार धनसंपत्ती असूनही तो अधिक पैसा मिळवण्यासाठी नेहमी दूरदूर व्यापारी यात्रेला जात असे त्याच्याकडे दोन बैल होते संजीवक आणि नंदक व्यापाऱ्याला हे दोन्ही बैल अतिशय प्रिय होते तसेच बैलही आपल्या मालकावर मनापासून प्रेम करीत एकदा त्याने मथुरेला व्यापारासाठी जाण्याचे ठरवले बैलगाडी सजवून त्यात दोन्ही बैल जुतले आणि काही नोकरांसोबत प्रवास सुरू केला संजीवकाचा अपघात यमुना नदीच्या काठावरून जाताना संजीवकाचा पाय दलदलीत अडकला जोर लावून पाय सोडवण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय तुटला व्यापारी काही दिवस थांबून त्याला बरे करण्याचा प्रयत्न करू लागला पण काही उपयोग झाला नाही तो प्रदेशदाट जंगलाने वेढलेला होता जंगली प्राणी आणि दरोडेखोर यांचा धोका होता त्यामुळे साथीदारांनी व्यापाऱ्याला पुढे निघण्याचा सल्ला दिला मनाविरुद्ध त्याने दोन नोकर मागे ठेवले पण ते दुसऱ्याच दिवशी भीतीने पळून गेले आणि व्यापाऱ्याला खोटे सांगितले की संजीवक मेला आहे बैल पुन्हा उभा राहतो प्रत्यक्षात संजीवक जिवंत होता नदीकाठी हिरवीगार गवत आणि थंड पाणी मिळाल्याने तो हळूहळू बरा झाला तो अधिक तंदुरुस्त व बलवान बनला मोठ्याने हुंकार भरत झुडूपानं शिंगांनी मारत फिरू लागला शेराची भीती त्या जंगलाचा राजा पिंगलक नावाचा सिंह पाणी पिण्यास आला संजीवकाच्या प्रचंड हुंकाराने तो घाबरला आणि पाणी न पिता परतला हा प्रकार मंत्री दमणक व कटक या दोन कोल्ह्यांनी पाहिला कोल्ह्यांची डावपेस दमणक म्हणाला हे काहीतरी गूढ आहे आपण कारण शोधलेच पाहिजे दोघे सिंहाजवळ गेले सिंहाने घडलेली गोष्ट सांगितली दमणक म्हणाला महाराज चिंता करू नका आम्ही तो प्राणी तुमच्यापुढे आणू शेर आणि बैलाची मैत्री दमणक व कटक यांनी संजीवकाला भेटले दमणक म्हणाला तू फार शक्तिशाली दिसतोस आमच्या राजाला तुझ्याशी मैत्री करायची आहे थोडा संशय घेतल्यानंतर संजीवक तयार झाला भेट झाली आणि दोघांत मैत्री जुळली संजीवकाच्या सहवासामुळे शेराने शिकार कमी केली तो फक्त भूक भागवण्यासाठी अधूनमधून शिकार करू लागला त्यामुळे कोल्ह्यांना उरलेला अन्नाचा हिस्सा मिळेना आणि ते उपाशी राहू लागले त्यांच्या मनात संजीवकाबद्दल द्वेष निर्माण झाला मित्रभेद नीती दमणक म्हणाला शक्तीपेक्षा बुद्धी बलवान आपण फूट पाडलीच पाहिजे त्यांनी आधी शेराजवळ सांगितले संजीवक म्हणतो की तो तुला हरवून राजा होईल वारंवार ऐकून शेराच्या मनात शंका निर्माण झाली नंतर त्यांनी संजीवकाजवळ सांगितले पिंगलक तुला ठार मारण्याचा विचार करतो ही प्रथम नाकारले पण त्याच्या मनातही संशय घर करू लागला युद्ध आणि शेवट दुसऱ्या दिवशी शेर आणि संजीवक आमनेसामने आले भीषण झुंज झाली कधी बैलवर तर कधी शेर शेवटी सिंहाने संजीवकाला ठार केले जिंकूनही शेर दुःखी होता त्याने जिवलग मित्र गमावला होता कोल्हे मात्र त्यांच्या कपटात यशस्वी झाले या कथेचा मोल अफवानवर किंवा ऐकिव बोलांवर लगेच विश्वास ठेवू नये खरी मैत्री जपली नाही तर ती तुटते आणि वैर वाढते फूट पाडणाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणे धोकादायक असते तागदीपेक्षा बुद्धी आणि योग्य विचार अधिक महत्वाचे ही कथा सांगते खरी शक्ती बुद्धीत असते फसवणुकीत नाही